प्रकरण दहावे क्रांतीची ज्वाला भडकली कामगारात खूप अशांतता होती बालकांनी एकदम पगार कमी केले तिकडे शेतकरी प्रक्षुब्ध होत होते दुष्काळ पडला होता परंतु दुष्काळातही सावकारांनी चालविलेल्या जथ्त्यांचा जिकडे तिकडे भूकेचे भूत स्वैर संचारू लागले जगातील श्रमणाऱ्या किसान कामगारांची भूक शांत होईल तेव्हाच जगात शांती येईल दिलीपचे तरुण मित्र मंडळ एकत्र जमले ते मित्र सर्व परिस्थितीचा विचार करीत होते उठाव करावा झेंडा उभारावा एक म्हणाला परंतु ते शक्य आहे का पाऊल टाकणं करून कधी हातून आणि अपयश आलं तर जगात एकदम यश कोणाला मिळालं आहे आपल्या अपयशातून भावी यश फुले अशा अनुभवातूनच जग पुढं जात असत अनेक अपयशी प्रयत्नातून एक दिवस यश उभं शेकडो वेदनातून अपयशातून समाजाची नवीन घडी निर्माण होते नवीन क्रांती जन्मते आपल्या त्यागातून व बलिदानातून उद्याच्या यशस्वी क्रांतीचा पाया घातला जाईल आपण आज बी पेरू उद्याच्या पिढीला मोडकी तोडकी आहे ती पुढे कामगारांनी इकडून तिकडून गोळा केली आहे भूत बंगल्याची घडी करू व लढवू भूत बंगला नको माहीमच्या बाजूस एक प्रचंड वाडा आहे तिथं आपण सारे जमू कामगारांची सारी पथकं तिथं न्यावी वाडा पडला तर जवळही व लडू कोणता दिवस वर्ष प्रतिपदेचा दिवस त्या दिवशी शालिवाहन राजाने जय मिळवला दंतकथा आहे की त्या राजानं कुंभाराच्या मडक्यांचे घोडेस्वार केले व लढाई जिंकली दंतकथेचा अर्थ इतकाच लोकांची डोकी मडक्यासारखी झाली होती डोक्यात ना तेजस्वी विचार ना भावना परंतु शालिवाहन राजानं त्यांच्यात तेज फुंटल तसेच आपण शेतकरी कामकरी आजपर्यंत धुळीत पडलो हो। आहोत आता उठू झुंजार बोलू वर्ष प्रतिपदेचा दिवस त्या दिवशी क्रांतीचा झेंडा उभारू सर्वांनुमते तो दिवस ठरला गुप्त बैठकी होऊ लागल्या कामगार संपावर गेले वातावरण विजेने भरल्यासारखे झाले सरकारी पलटणी व घोडेस्वार रस्त्यातून हिंडू लागले लोक भयभीत होऊन पाहू लागले काहीतरी भयंकर होणार असे वाटू लागले भिद्र्या श्रीमंत आपली मुले बाळे बायका माणसे परगावी पाठवली हो परंतु गरीब कोठे जाणार त्या क्रांतीत होता त्या झटापटीत त्याला मरण आले तर गोळी लागली लाठी बसली तर फाशी गेला तर लिलीला शेवटचे भेटावे असे त्याला वाटत होते परंतु त्याला वेळ नव्हता हो त्याने लिलीला पत्र लिहिले परंतु पत्र कोण नेऊन देणार त्याने बाहेर पडणे धोक्याचे होते छबी होती ती एकदम त्याच्या समोर आली काही काम आहे तिने विचारले लिलीला हे पत्र नेऊन द्यायचं तो म्हणाला किती कठीण काम ती म्हणाली तू केलं करीन, परंतु पुढच्या जन्मी तरी माझा उपहास करू नका हो छबी पत्र घेऊन गेली दिलीप कडे कितीतरी तरुण येत होते जात होते लिलीची तो वाट पाहत होता रात्र पडली तरी लिलीचा पत्ता नव्हता दिलीप रात्री आपल्या मित्रांबरोबर त्या माहीमच्या वाड्यात गेला उजाडत बंडांचा झेंडा क्रांतीचा झेंडा त्या वाड्यावर फडकणार होता क्रांतीचे सैनिक जमले होते त्यांनी मोडक्या तोडक्या बंदुका दुरुस्त केल्या चोरून आणलेला दुरुगळा तिथे होता तेथे एक मोडकी तोफ होती ती त्यांनी उभी केली आज शहरात लष्करी कायदा आहे कोणी घराबाहेर पडायचे नाही हुकूम आहे ती पहा सरकारी पटलन त्या पहा तोफा ते घोडेस्वार माहीमच्या रस्त्यावर चालले लष्कर क्रांतिकारकांच्या वाड्यापासून काही अंतरावर सरकारी तोफा उभ्या राहिल्या सूर्य वर आला क्रांतीचे निशान झळकले सूर्याने त्या झेंड्याला आलिंग दिले वाऱ्याने गाणे म्हटले त्या वाड्यातून क्रांती घोषणा सुरू झाल्या समोरच्या सरकारी तोफेतून गोळा सुटला धुडूम धुडूम आवाज वाडे हादरले तावदाने खळखण पडली भिंतीवरची घड्याळे पडली धुडूम धुडूम दु� तो पहा एक गोळा झेंड्याला चाटून गेला झेंडा पडू नये म्हणून तो पहा एक वीर तेथे उभा राहिला आला गोळा आला त्या वीराच्या चिंदड्या झाल्या झेंड्याच्या याल तुकड्यांनी ची पूजा झाली हुतात्म्याच्या रक्ताने झेंडा रंगू लागला आणि तो पहा एक युवक बारा चौदा वर्षांचा असेल सरकारची फौज व क्रांतिकारकांचा वाडा यांच्यामध्ये तो रस्त्यात उभा आहे आगीच्या वर्षावात उभा आहे सरकारी तोफातून येणारे काही गोळे जमिनीवर पडत जे फुटत नसत ते तो युवक उचले टोपलीत भरून क्रांतिकारकांना नेऊन दे शाबास त्याची मध्येच तो आपली टोपली उडवी व क्रांतीचा जे जे वाड्यातील क्रांतिकारक बिगुले वाजवे परंतु अरे पाहा, तो पाहा लाल गोळा आला त्या कोळ्या तुकडे आले ते दशादशात उडाले मरताना क्रांती म्हणून तो ओरडला अनुरेणूतून तो आवाज घुमला वाड्यावर गोळे पडत होते वाड्याचा काही भाग पडला काही लॉक उघडे पडले बंदुकीच्या फैरी जडू लागल्या ती पहा एक गोळीत आली दिलीपला लागणार लागणार हे काय कोणीतरी त्याला एकदम अरे ही तर छबी ती पुरुषाचा पोशाख घालून आली होती प्रियंकराच्या रक्षणासाठी आली होती त्याच्यासाठी प्राणार्पण करायला आली होती रक्तबंबाळ होऊन ती पडली होती दिलीप तिच्याजवळ बसला तू माझ्यासाठी गोळी घेतलीस या उदरात प्रेम आहे या गोळीच्या वेदना नाही मी तर आता मरणार परंतु एका गोष्टीची क्षमा करा तू माझ्यासाठी प्राण दिलेस मी काय क्षमा करू तुम्ही ती मी नेऊन दिली नाही मत्सर मनात आला क्षम्य नाही का तो एखाद्या वेळीही लिलीचा मला हेवा नाही का वाटू तुमचं प्रेम तिला मिळालं व मला एक कणही नाही का मिळू परंतु ती चूक झाली मी फसवलं तुम्हाला पहा ही पहा ती चिठ्ठी ही घ्या क्षमा करा मना क्षमा म्हणून जरा माझं डोकं तुमच्या मांडीवर घ्या एक क्षण भर त्याने घेतले तिने त्याच्या हातात हात घेऊन प्राण सोडले दिलीप उठला लिलीला त्याचा शेवटचा निरोप शेवटी नाहीच मिळाला कोण देईल निरोप एक तरुण तयार झाला तो म्हणाला मी जातो तो तरुण कसा गेला मोठ्या शर्थीने लिलीच्या पत्त्यावर गेला ती चिठ्ठी त्याच्या हातात होती तो त्या घरात जाणार इतक्यात वालजी तिथे भेटला कोण पाहिजे वालजीने विचारले ही चिठ्ठी द्यायची आहे तो तरुण म्हणाला मी देतो नक्की द्याल हो मी जातो तर तिकडे लढाई सुरू आहे तो तरुण निघून गेला वालजीने ती चिठ्ठी वाचली लिलीच्या प्रियकराची शेवटची चिठ्ठी लिलीच्या प्रियकराचे प्राण वाचवण्यासाठी त्याला जाणे प्राप्त होते दिलीप जर मेला तर लिलीचा आनंद नष्ट होईल लिलीसाठी दिलीपला जगणे जरूर होते वालजीने चिठ्ठी तशी स्वतःजवळ ठेवली तो निघाला तोही त्या क्रांतिकारकांच्या वाड्यात आला त्यांच्या नीट टाकता येत नाही वालजीने ती सुरू केली क्रांतिकार तोफेचा गोळा धुडूम धुडूम इतक्यात वालजीच्या दृष्टीस कोण पडले दोघे एकमेकांकडे पाहत राहिले अहो हा मनुष्य तुमच्यात कसा आला हा तर सरकारी अधिकारी म्हणूनच त्यानं तोफ निकामी केली उडणार नाही असं सांगितलं हा गुप्त पोलीस खात्यातील बडा अधिकारी आहे वालजी त्या पोलिस अमलदाराकडे बोट करून म्हणाला क्रांतिकारकांनी त्याला बांधून ठेवले त्याच्या मागून निकाल लावू असे ठरले लढाई सुरू होती तो सारा वाडा उद्वस्त होत आला त्या वाड्यात राहण्यात अर्थ नव्हता जवळच्या दुसऱ्या वाड्यात घुसावे असे ठरले मंडळी निघाली परंतु त्या बांधलेल्या अंमलदाराचे काय करायचे त्याला गोळी घाला असे लोक म्हणाले परंतु वालजी म्हणाला तो माझा वाटा आहे सूड मीच घेई इतरांनी बरे म्हंटले क्रांतिकारक बाहेर पडले त्या दुसऱ्या वाड्यात ते घुसून लागले बाहेरून सरकारी पलटणींनी गोळ्यांचा वर्षाव केला प्रेतांचा खस पडला बाहेर अंधार पडला रात्र झाली वाड्याचे दार एकदम बंद करण्यात आले इकडे वालजीने त्या अंमलदाराचे काय केले आता मी तुमच्या ताब्यात आहे घ्या सूड तो अधिकारी म्हणाला मी तुम्हाला सोडून देऊन सूड घेतो वालजी म्हणाला वालजीने त्याला मुक्त केले वालजी एकदम वाड्याबाहेर पडला त्या दुसऱ्या वाड्यात तो जाणार तो दरवाजा बंद आणि त्याच्या पायाजवळ कोण तो तर दिलीप गोळीने जखमी पडला होता त्याला शुद्ध नव्हती बाहेर अंधार होता वालजीने एकदम दिलीपला पाटगुळीस मारले तो वाड्याच्या पाठीमागच्या बाजूने निघाला धुडूम धुडूम गोळे येत होते बंदुकीच्या गोळ्या सुसू येत होत्या वालजी जात होता लिलीचे प्रेममय प्राण घेऊन जात होता इकडे कुठे चालला वालजी इकडे तर खाडी आहे समुद्र आहे ओहोटी होती पाणी फारसे नसेल वालजी पाण्यात शिरला चिखल होता मोठ्या कष्टाने पाऊल टाकीत तो चालला तो पलीकडे आला तो झाडाखाली बसला त्याने दिलीपची जखम मारली त्याच्या डोक्यावर पाणी शिंपले परंतु शुद्ध नाही हे पहा कोण आहे चोरकी काय काय रे तुझ्याजवळ काय आहे काही नाही हे प्रेत आहे प्रेताच्या खिशात काय आहे बघतो हे पाकिट आहे दे ते वालजीने दिले ते दोघे गेले इतक्यात शिटी ऐकू आली घोड्याच्या गाडीचा आवाज आला गाडी थांबली तिच्यातून पोलीस व एक अमलदार खाली आले ते वालजीजवळ आले हेच का ते दोघे पोलीस म्हणाले कोण दोघे वालजीने विचारले चोर पळालेले चोर पोलीस म्हणाले मी चोर नाही मी एक मरणोन्मुख माणसाला घेऊन बसलो आहे कोण वालजी त्या पोलिस अमलदाराने विचारले होय आता पुन्हा मी तुमच्या ताब्यात आहे परंतु एवढं करा या जखमी तरुणाला तुमच्या गाडीतून न्या त्याच्या घरी पोचवा मग मला वाटेल तिकडे न्या वालजी म्हणाला हा तरुण म्हणजे दिलीप त्या श्रीमंत जहागीरदाराचा नातू तो मात्र रात्रंदिवस याची आठवण काढून रडतो त्याच्याकडे याला पोचवतो चला तुम्हीही बसा गाडीत अधिकारी म्हणाला गाडी चालली त्या जहागीरदाराच्या बंगल्यावर थांबली त्याला हाका मारण्यात आल्या म्हातारा खाली आला काय आहे हा तुमचा नातू घ्या तो जखमी झाला आहे जपा माझा नातू कुठे आहे तो जखमी झाला कुठे आहे तो थांबा घाई नका करू त्या सर्वांनी दिलीपला वर नेले तेथे खाटेवर ठेवून तो अमलदार व बालजी खाली आले गाडी निघाली हे पहा वाटेत माझी खोली आहे तिथं लिली आहे तिला शेवटचा निरोप देईन लगेच परत येईन मग मला कुठेही न्या फाशी द्या किंवा अंदामानात पाठवा एवढी प्रार्थना मान्य करा वालजी त्या अधिकार्याला म्हणाला बर तो अधिकारी म्हणाला गाडी थांबली वालजी आत गेला त्याने लिलीला उठवले त्याने लिलीला सारे सांगितले लिली रडू लागली रडू नको दिलीप वाचेल दोघं सुकानं राहा गरिबांवर प्रेम करा लिले जातो हो मी माझी आठवण ठेव असे म्हणून तो निघाला परंतु तो रस्त्यात घेऊन पाहतो तो तेथे गाडी नाही कोठे गेली गाडी कोठे गेला अमलदार, त्याने उपकास मरून का वालजीसही सोडले